श्री वासिष्ठ महारामायणी उत्पत्ती प्रकरणे सर्ग एकोणपन्नास श्री वासिष्ठ म्हणाले रामा सिंधुराजाने विदुरथावर सोडलेल्या वायवास्त्राच्या योगाने जिकडे तिकडे सोसाट्याचा वारा वाहू लागून त्यामुळे हवे धुके पसरले अरण्यातील वृक्षावरील कोवळी पाणी झाली वृक्ष कंपित होऊ लागले आणि धुळीचे आकाशात उडालेले कण वायुने आपले शिरोभूषण म्हणून धारण केल्याप्रमाणे दिसू लागले त्यावेळी कित्येक वृक्ष मुळासून कोसळले कित्येक वृक्ष वायूच्या वेगामुळे आकाशात भ्रमण करू लागले कित्येक घरांचे वरते मजले कोसळून वाऱ्याच्या तीव्र वेगामुळे आकाशातील मेघरूपी भिंती सुद्धा छिन्न झाल्या नदीच्या प्रवाहात सापडलेली वृक्षांची शुष्क पाने वाहून जातात त्याप्रमाणे त्या, त्या भयकारी वायूच्या झोतात सापडलेल्या विदरस्त राजाचा रथ सुद्धा वाहू लागला त्याबरोबर अस्त्रविद्येत निपुण असलेल्या त्या विदुरथाने मेघोदका बरोबर आकाशातही ग्रास करण्याला समर्थ असलेले पर्वताशास्त्र सोडले तत्वज्ञान होताच प्राणवायू आपल्या कारणासह म्हणजे अविद्येसह लीन होतो त्याप्रमाणे त्या, त्या शैलास्त्राच्या आघातामुळे अफाट रीतीने पसरलेल्या वायूचा विलास अजिबात बंद पडला हजारो शवांचा समूहार कावळ्यांच्या झुंडी येऊन झडप घालतात त्याप्रमाणे आकाशात उडून गेलेल्या वृक्षांच्या पंक्ती पृथ्वीवर कोसळू लागल्या तसे सर्व देशांमधील सुस्काऱ्यांचे शब्द डाकेखोरांच्या आरोळ्या वन्य श्वापदांचे भूषण ध्वनी वगैरे सर्व बंद झाले नगरे खेडी आरण्ये आणि अरण्यातील लता निरर्थक आवाजाप्रमाणे ते सर्व जागच्या जागी जिरून गेले इतक्यात समुद्रात पडणाऱ्या मैनकादी पर्वताप्रमाणे आकाशातून कोसळणारे पर्वत वृक्षांच्या पानांसारखे खाली कोसळत आहेत असे सिंधूरा त्याने आपल्या जवळच्या वज्रास्त्राचा प्रयोग केला लगेच जिकडे तिकडे वज्रे विखवलेली दिसू लागले ज्याप्रमाणे अग्नि इंधनाचा फडशा उडवतो त्याप्रमाणे ती वज्रे प्रचंड पर्वतरूपी अंधकाराला पिऊन टाकू लागली तसेच सोसाट्याचा वारा ज्याप्रमाणे वृक्षावरील फळे खाली पाडतो त्याप्रमाणे त्या, त्या वज्राने आपल्या तीक्ष्ण धार रुपी चोचीचे प्रहार करून पर्वतांची मस्तके जमिनीवर कुपाडली अशा त्या वज्रास्त्रावरही ताण करण्यासाठी विद्युरथ राजाने आपले ब्रह्मास्त्र सोडले त्यावर वज्रास्त्राला शांत करून मग त्याबरोबर ते ब्रह्मास्त्रही स्वतः शांत झाले नंतर ज्याचा प्रभाव रात्रीच्या अंधकाराप्रमाणे काळाखुट्ट आहे असे पिशाचास्त्र सिंधूराजाने विदुरथावर सोडले त्यामुळे अत्यंत भीती उत्पन्न करणाऱ्या पिशांच्या ओळीच्या ओळी निर्माण झाल्या त्या पिशाच्या भीतीमुळे अंधकाराच्या पुराप्रमाणे पिशाचे पृथ्वीवर वावरू लागले त्या पिशाच्यांचे शरीरे ताळाच्या वृक्षांप्रमाणे उंच आणि अग्नीने दग्ध झालेल्या खांबाप्रमाणे काळे दिसत होते त्या पिशाच्यांचे भव्य आणि विस्तीर्ण आकार प्रत्यक्ष दिसत होते त्यांची शरीरे कृष्णवर्णाचे आणि अत्यंत मलिन झालेली असल्यामुळे आकाशात संचार करणारी ती पिशाचे खेडेगावातील दरिद्री आणि ओंघळ मनुष्याप्रमाणे दिसत होती दुराचारामध्ये स्त्रता माणसांच्या ती दृष्टीस पडली आणि हातातून अस्थि कपाला धारण करणारे पिशाच्चे पापी माणसांच्या मनात भीती उत्पन्न करू लागली वज्र आणि खडगे यासारख्या तीक्ष्ण आयुधाप्रमाणे ज्यांचे चेहरे कठोर दिसत होते अशी ती पिशाच्चे त्यांच्या कृष शरीर अवयवामुळे मात्र खेड्यातील दारिद्र्याने गांजलेल्या मनुष्याप्रमाणे दिनवाणी दिसत होती वृक्ष चिखल गावातील आडबाजू किंवा उसाड घरे हीच त्यांची राहण्याची ठिकाणी होती ती पिशाच्या आपल्या जिभ्या जाटत होती आणि प्रेताप्रमाणे हिडीस आणि औंगळ दिसणारे त्यांचे आकार एखाद्या विद्युलतेच्या चमकण्याप्रमाणे क्षणात दिसून अदृश्य होत होते अशा तरीची ती पिशाचे त्या रणभूमीवर संचार करू लागली आणि राजा विदुरथाचे जे सैन्य युद्ध करता करता जिवंत राहिले होते त्यावर त्या पिशाच्या अचानक झड भरले त्या उन्मत्त पिशाच्या तावडीत सापडलेल्या सैनिकांच्या अंगातील कवचे आणि हातातील अयोध्ये गळून पडले त्यांची पावले अडखळू लागली प्राण व्याकुळ होऊन गेले आणि ते सैनिक वेड्याप्रमाणे वेडेवाकडे आचार करू लागले पिशाच्या पछाडल्यामुळे ते सैनिक आपले डोळे गरगर फिरवू लागले तोंडे वेडीवाकडी करू लागले आणि त्यांच्या पावलांची गती अस्थाव्यस्त होऊ लागले, त्याने आपल्या अंगावरील सर्व वस्त्रे फेकून दिली आणि नग्नावस्त्रेत वावर लागलेल्या त्या सैनिकांनी त्या रणभूमीवरच देहधर्म उरकायला आणि मनसोक्त नाचण्या बागडण्याला आरंभ केला अशा रीतीने त्या सैनिकांना पछाडल्यानंतर पिशाच्या आपला मोर्चा विद्युरथ राजाकडे वळवला परंतु सिंधू राजाच्या तो परिणाम आहे असे ओळखून त्या धोरणे विद्युरथाने पिशाच सैन्याला पादाक्रांत करण्यासाठी म्हणून आपल्या मायाशक्तीने त्याने तो पिशाचंचा घाला शत्रू उलटवला त्यामुळे विद्युरथाचे सैन्य स्वस्थ झाले आणि त्या, सैन्या, त्या पिशाच्य सैन्याने उलट फिरून सिंधूराजाच्या सैन्यावरच आपला मन गाजवायला सुरुवात केली शिवाय त्या पिशाचे सैन्याने आरंभलेल्या विध्वंसक कार्याला जोड देण्यासाठी हडळी वावरू लागल्या त्यांचे केस डोक्यावरून ताठ वर उभे राहिलेले होते त्यांचे डोळे खोल गेलेले आणि भयंकर दिसत होते त्या हडळी जेव्हा चालत तेव्हा त्यांचे स्तन आणि कमरेखालचे भाग हलत होते त्या रुपिकापैकी कित्येक तरुण होत्या तर कित्येक शरीरावर म्हातारपणाचा बेंबी वर आलेल्या होत्या एकंदरीत त्यांचे अवयव अतिशय हेडीच दिसत होते त्यांच्या हातात रक्ताने माखलेली माणसांची शिरे होते त्यांची गात्रे संध्याकाळच्या मेघाप्रमाणे तांबूस रंगाचे होते अर्धवट चावले गेलेले मांस आणि रक्त त्यांच्या ओठामधून बाहेर गळत होते आणि तोंडे रक्ताने माखल्यामुळे लाल भडक दिसत होती त्या पिशाची का तर विक्षेप करत होत्या मोठमोठ्या आणि मी मी म्हणणाऱ्या पुरुषांनाही आपल्यापुढे वाकविण्यास त्या समर्थ होत्या त्यांची तोंडे मांड्या कंबर इत्यादी अवयव शिलाप्रमाणे कठीण आणि सर्वाप्रमाणे वक्र होते त्यांच्या गळ्यातून लहान मुलांच्या प्रेताच्या माळा खाली लोंबत होत्या हातात आतडी लोंबत असले अवस्थेत धरलेली होती त्यांची तोंडे ही कुत्रे कावळे घोबडे यांच्या तोंडासारखी असून गाल बसलेले होते हनवटे आणि पोटे खोल गेलेली होती त्या हडळीने पिशाचे सैनिकांना ताबडतोब आपल्या कै्यात आणले आणि त्यांच्याशी क्रीडा करायला सुरुवात केली रक्त मांस चिखर यांच्या डबक्यात बुड्या मारणे एकमेकांच्या खोड्याने चेष्टा करणे परस्परांच्या गळ्यात हात घालून नाचणे एकमेकांना मिठ्या मारणे विकट हास्य करणे वगैरे अनेक बिबत्स क्रीडा करण्यात ती दोने पिशाचंचे रूपिकांचे सैन्य दंग होऊन गेले होते अशा प्रकारे सिंधूराजाने आपल्या मायेने पिशाचे निर्माण केले तर विद्युरथ राजाने ते पिशाचे उलटवून त्याच्याच सैन्यावर त्यांना पाठवण्यात आले आपले पिशाचे विद्याकौशल्य व्यक्त केले यानंतर सिंधूराजाने वेदारास्त्र सोडले त्याबरोबर रणभूमीवर सर्वत्र शवांचे समुदाय निर्माण झाले त्यापैकी कित्येकांना मस्तके होती तर कित्येक मस्तकाशिवायच दिसत होते अशा तऱ्हेचे ते वेताळ शत्रुसैन्याचे मर्दन करण्याच्या आवेशाने चौफेर संचार करू लागले त्यानंतर मग विशादचे रूपिका आणि वेताळ ते प्रबळ सैन्य गबंधाच्या सैन्याप्रमाणे भयंकर दिसू लागले त्यावेळी ते सैन्य पृथ्वीला आता खाऊन टाकणार की काय असे वाटू लागले वेताळांचे ते सैन्य निर्माण झालेले पाहताच आपल्या गुरुवर ताण करणाऱ्या विदर्थ राजाने अखिल त्रैलोक्याचा ग्रास करू पाहणाऱ्या राक्षसशास्त्राचा प्रयोग केला त्याबरोबर पर्वताप्रमाणे प्रचंड आकारांचे राक्षस सर्वत्र निर्माण झाल्याचे दिसू लागले ते राक्षस इतके भयप्रद दिसत होते की ते राक्षस नसून जणू पाताळातील मूर्तीमंत नरकच बाहेर आलासावा असाच भास होऊ लागला राक्षसांचे प्रचंड सैन्य सूर आणि असुर यांना राक्षसांची तोंडे मोठ्या गर्जनांच्या कबंधी नृत्य करू लागली होती त्या राक्षसांची तोंडे मेध मांस यांनी माखलेली होती त्यांनी रक्तरूपी मद्याचे प्राशनही अगदी यथेच्छ केले होते अशा तऱ्हेने रक्त मांसावर यथेच ताव मारल्यामुळे उन्मत्त झालेल्या कुष्मांड वेताळ यक्ष वगैरे अनेक जातीच्या राक्षसांनी त्या ठिकाणी आपले तांडवनृत्य सुरू केले कुष्मांडादी राक्षसांचे तांडवनृत्य आणि त्यामधील त्यांचे थे विविध आकाराचे पदविन्यास यांच्या योगाने रणभूमीमध्ये सुग्ध झालेल्या रक्ताचे तरंग वर उसळत होते आणि त्या रक्त सिंचनामुळे ते राक्षस संध्याकाळच्या प्रवाहामध्ये त्या राक्षसांचा एक सेतूच की काय असा भास श्री उत्पत्ती प्रकरणी रामा अशा रीतीने त्या रणभूमीवर राक्षस पिशाच्या दिकांचा घोर रणसंग्राम चालला असता शत्रूचे सैन्य पावले आणि आपल्या सैन्याला राक्षसाधिकांची पीडा होऊ नये अशा हेतूने त्या महान उदार धैर्यशाली आणि समज जाणणाऱ्या सिंधूराजाने स्मरण करताच त्याला आपल्या निर्वाणीच्या वैष्णवास्त्राची आठवण झाली हे अस्त्र सर्व अस्त्रांमध्ये श्रेष्ठ असून संहार रुद्राप्रमाणे महाभयंकर अशा त्या वैष्णवास्त्राचे स्मरण करून सिंधूराजाने आपल्या ध्वनुष्यावरील बाण वैष्णवास्त्राने अभिमंत्रित केला आणि तो मंतलेला बाण शत्रूवर सोडला तो बाण आकाशातून जात असता त्यातून अग्नीच्या लाखो ठेणग्या बाहेर उफाळून येत होत्या तो बाण आकाशात पोहचताच त्यामधून मोठमोठ्या चक्रांच्या पंक्ती उत्पन्न होऊन त्यामुळे सर्व दिशांच्या तटावरून शेकडो सूर्यच उद्या पावले असा भास झाला त्या बाणापासून हजारो गदा उत्पन्न झाल्या आणि त्यामुळे आकाशात जणू कळकांची बेटेस निर्माण झाल्याचा देखावा दिसू लागला लख निर्माण झाली आणि ते गवताच्या काड्याप्रमाणे कमला दलांच्या अनेक पाकळ्याप्रमाणे अनेक शाखाने युक्त असलेली पट्टीश म्हणजे पट्टा नामक आयुधे दृष्टीस पडू लागले त्यांच्या योगाने वृक्षांच्या खोडाने जणू आकाश व्याप्त होऊन गेले त्या बाणातून लक्षातील तीक्ष्ण धारांचे इतर बाण निर्माण होऊन त्यामुळे आकाशात सर्वत्र पुष्प पुष्पसमूह पसरला गेलाय की काय असा आकाशात जिकडे तिकडे लखलखीत खडगे उत्पन्न होऊन वृक्षांच्या पानांचे ढीकच्या ढीक पसरले गेले की काय असे वाटू लागले वैष्णवास्त्राचा हा दिव्य प्रताप पाहताच विदुरस राजाने शत्रूच्या पराक्रमाच्या तोडीस्थोड म्हणून त्याच्यावर उलट वैष्णवास्त्राचा प्रयोग केला त्याबरोबर आकाशात आयुधांच्या नद्या निर्माण झाल्या आणि त्यांनी सिंधूराजाच्या शस्त्रांचा चुराडा करून टाकला शर शक्ती गदा भाले पट्टे वगैरे शस्त्रे नवनिर्मित आयुधांच्या नद्यातील पाण्याप्रमाणे चमकत होते नंतर शस्त्रे आणि अस्त्रे यांच्या त्या नद्यांच्या आकाशात तुम युद्ध सुरू झाले त्यामुळे पृथ्वी आणि अंतरिक्ष प्रदेशाचा चक्काचूर होऊन जातो की काय तसेच मोठमोठ्या मौध पर्वतांची शिखरे विदीर्ण होऊन जातात की काय अशी भीती वाटू त्या भयंकर युद्धात वैष्णवास्त्राच्या बाणातून शूल खडगादी आयुधे निर्माण होऊन त्यामुळे शत्रूकडील हजारो पट्ट्यांचे चूर्ण होऊन गेले शेकडो मुसळे प्रास शूल वगैरेच्या प्रहारामुळे शक्तीनामक अस्त्रे खंडित झाली बाणरूपी समुद्राचे मुदगर रूपी मंदर पर्वताकडून मंथन होऊ लागले तसेच असणाऱ्या आणि अचाक खडगे गदांच्या तीक्ण अग्र भागाशी टक्कार घेत होते आपल्या सैन्यावर कोसळणाऱ्या अरिष्टरूपी अंधकाराचा नायनाट करण्यासाठी शेकडो कुंतरूपी चंद्राचे समुदाय आकाशात भ्रमण करत होते शेकडो प्रासांचा त्या आकाशात सतत भडीमार चालला असून त्यांच्या रूपाने खवळलेल्या कृतांतानेच त्या ठिकाणी संहार करण्याचा सपाटा चालूला आहे असेच भास होत होते चक्रांच्या भ्रमणामुळे वर वर जाणाऱ्या अस्त्रांची गती कुंठीत होत असून सर्व आयुधांचा फडशा पडत होता इतकेच नाही तर मोठमोठे कुलपर्वत चक्रांच्या आघातामुळे भग्न होऊन जातात की काय आणि त्यांच्या भयंकर ध्वनीमुळे ब्रह्मांडाच्या ठिकऱ्या उडतात की काय असा भास होऊ अशा रीतीने त्या दोन्ही राजांनी केलेल्या वैष्णवास्त्राच्या प्रयोगामुळे आकाशात हजारो शस्त्रास्त्रे निर्माण होऊन त्यांचे तुमुन युद्ध चालू असताना हजारो शस्त्रे छिन्न भिन्न केली जात होती हे रामा तरी परंतु विश्वामित्राच्या अस्त्राचे मी अस्त्राने निवारण केले होते त्याप्रमाणे या दोन्ही अस्त्रांनी एकमेकांची शक्ती कुंठित केली आणि त्यामुळे त्या, त्या दोन्ही राजांच्या वज्रांचा जमिनीवरील पर्वतावर काहीच परिणाम झालेला दिसत नव्हता शेकडो शंकू जमिनीवरील शिळावर पडत होते पण त्यांचा भेद करण्याचे सामर्थ्य न राहिल्यामुळे ते नुसते शब्द करीत होते भ्रशुंडी नामक आयुधाने भिंदीपाल नामक शस्त्रांची गती कुंठित केली होती त्या दोन्ही राजांची रुद्राप्रमाणे भयंकर दिसत असून एकमेकांची शक्ती खंडित करीत होती दोन्ही बाजूकडून शस्त्रे बाहेर पडताच एकमेकांवर आपटून चूर्ण होऊन जात असल्यामुळे शत्रूचे निवारण करण्यापलीकडे त्यांचा काहीही उपयोग होत नव्हता अशा तऱ्हेची ती शस्त्रे आकाशात फुटत राहिल्यामुळे आकाशगंगेची गती त्यांच्या योगाने निरुद्ध केली जात होती आयुधरूपी अस्त्रांचे चूर्ण होत असल्यामुळे आकाशात धुराचे विस्तृत असे छतच बनले होते हजारो शस्त्रांचे परस्परावर घषण चालू राहिल्यामुळे आकाशात वेद्युलता चमकत आहेत असे वाटत होते अशा रीतीने ते दोन्ही राजे एक परस्परावर यत्किंचितही परिणाम करण्याला समर्थ न झाल्यामुळे नुसता कालक्षेप तेवडा करत राहिले हो इकडे या विदुरथाचे सामर्थ्य माझ्या काय चालणार रथाने त्या त्या शुष्क गवताच्या एखाद्या गंजीप्रमाणे जळून गेला या सुमारास आयुधाने गच्च भरून गेलेल्या आकाशात त्या दोन्ही राजाने सोडलेल्या वैष्णव अस्त्रांचे दारुणयुद्ध चाललेले होते एकाच्या अस्त्रातून वर्षा काळच्या मेघामधून पर्जन्याच्या पर्जन्य धाराने वाहून चाललेल्या नदीच्या अखंड चालली होती अशा रीतीने त्या दोन बलवान अस्त्रांचे क्षणकाल युद्ध झाल्यानंतर पराक्रमी वीर युद्ध करता करता थकून जावे त्याप्रमाणे या दोन्ही अस्त्रांनी एकमेकांना शांत केले इकडे अरण्याला दगध करून प्रचंड वडवा आपल्या गुहेत प्रवेश करतो आहे असे पाहताच ज्याप्रमाणे एखाद्या सिंह गुहेतून त्याप्रमाणे उत्पन्न झालेला अग्नि आपला रस पेटवून जाळत आहे असे पाहताच वारुणास्त्राचा प्रयोग करून ते अग्नेयास्त्र निष्प्रभ आणि शांत करत आणि आपली ढाल तरवार घेऊन सिंधू राजाने रथातून खाली उडी मारली नंतर डोळ्याचे पाते लवते नव्हते इतक्या थोड्या अवकाशात त्याने आपल्या हातातील तलवारीच्या पात्याने विदुर्थ राजाच्या रथाला जुंपलेल्या घोड्यांचे खूर कमलांच्या देठाप्रमाणे मोठ्या शिताफीने कापून टाकले त्यामुळे विद्रथ राजालाही रथातून खाली उतरावी लागले आणि आपली ढाल आणि तलवार हातात घेऊन तोही शत्रूवर चालून गेला अशा प्रकारे समसमान अयुध्या आणि शौर्य यांनी परिपूर्ण असलेले ते दोन्ही राजे समोरासमोर उभे राहून नंतर मंडलाकार भ्रमण करू लागले त्या दोनी राजांच्या हातातील कलवारी म्हणजे जणू प्रजांचे चरवण करणाऱ्या यमाचा दोन दंत मालाच आहेत काय असा भास होत होता एकमेकावर प्रहार करता करता त्यांच्या हातातील खडगांना खांडे पडून त्यांची पाती करवतीप्रमाणे दिसू लागली यानंतर विदुरथाने आपल्या हातातील खडग टाकून देऊन सिंधू राजावर शक्ती नामक आयुष फेकले समुद्राच्या पाण्याप्रमाणे घर घर असा आवाज करणारी आणि महाप्रलयाची सूचना करणाऱ्या वज्राप्रमाणे सिंधुराजाच्या प्रतिकाराला न जुमता एखादी स्त्री आपल्या पतीचा घात करण्याकरता त्याच्या छातीवर झडप भरते त्याप्रमाणे ती शक्ती सिंधूराजाच्या जा वक्षस्थळावर जाऊ नदळली परंतु अशा रीतीने त्या शक्तीचा प्रहार होऊ नये तो सिंधूराजा मरण पावला नाही एवढेच नाही तर एखाद्या उन्मत्त हत्तीच्या गंडस्थळामधून मदाचा स्त्राव होत असतो त्याप्रमाणे त्याच्या छातीतून रक्त वाहू लागली अशा प्रकारे चंद्राच्या किरणामुळे अंधकाराचा भेद व्हावा त्याप्रमाणे सिंधुराजाच्या शक्तीच्या प्रहारामुळे विवाह झालेला पाहताच विदुरथाच्या लिलेला परमहर्ष झाला आणि जिचा चेहरा आनंदाने विकास पावला आहे अशी ती विदुरथाची लिला प्रबुद्ध लिलेला उद्देशून बोलू लागली विदुरथाची लिला म्हणाली देवी तिकडे पाहिलेस का आपल्या पतीने नरसिंहाप्रमाणे उग्र स्वरूप धारण केले असून त्या उन्मत्त सिंधुरूपी व दैत्यावर शक्तीचा अग्र रूपी नखांचे प्रहार करून त्याला जमिनीवर कसे लोळवले एखाद्या सरोवरात प्रविष्ट झालेल्या प्रचंड हत्तीत जसा आपल्या सोंडेने पाण्याचे फवारे आकाशात उडवत असतो त्याप्रमाणे वक्षस्त्र विदीर्ण झाल्यामुळे त्याच्या छातीतून निघणाऱ्या रक्ताचा प्रवाह मोठ्याने शब्द करत बाहेर पडत आहे आई पण हे काय सिंधूराजाकरता नवा रथ आणण्यात आला असून पुष्कर मेग, सुवर्ण शिखरावर आरूढ होतो त्याप्रमाणे सिंधूराजा त्या, त्या रथावर आरोहण करण्याच्या बेतात आहे पण हे देवी हा पहा त्या सिंधूराजाचा रथ माझ्या पतीने आपल्या मुदगराने विदीर्ण करून टाकलाय ज्याप्रमाणे अर्जुनाच्या बाळाच्या आघातामुळे निवात कवचांचे सुवर्णनगर उद्ध्वस्त होऊन आकाशात भ्रमण करू लागते त्याप्रमाणे तो पहा सिंधुराजाचा रथ कसा गर गर फिरू लागलाय तसेच हा पहा माझा पती नव्या रथावर आरूढ होत पण हाय रे देवा इतक्यात हा प्रकार झाला इंद्राने वज्र फेकावे त्याप्रमाणे त्या दुष्ट सिंधूराजाने माझ्या पतीवर मुसळाचा प्रहार केला पण छान त्या मुसळाचा प्रहार चुकवून आणि सिंधूराजाच्या हातावर तुरी देऊन हा माझा पती पहा रथावर आरूढ होऊन वेगाने निघून सुद्धा चाललाय अरे पण एवढ्याचे काय झाले शेवाळाने युक्त असल्यामुळे हिरव्यागार दिसणाऱ्या सरोवराप्रमाणे किंवा एखाद्या उंच वृक्षाप्रमाणे बाणांचा कसा वर्षाव चालवलाय काय हा विलक्षण प्रसंग हाय हाय माझ्या आर्यपुत्राच्या रथाचा ध्वज मोडून पडला रथही कोलमडला घोडे मेले सारथी छिन्न भिन्न झाला मोडले आणि कवच फुटून तुटून पडले अरे रे काय हा प्रसंगावर एखाद्या शिळेप्रमाणे भेद करण्याला कठीण असणाऱ्या अशा माझ्या पतीच्या हृदयावर आणि विशाल मस्तकावर तो दृष्ट सिंधुराजा आपल्या वज्राप्रमाणे कठोर अशा बाणांचे आघात करून माझ्या पतीला जमिनीवर लवळत तो पाहिलात माझ्या प्रिय पतीकरता दुसरा रथ आणण्यात आला असून त्याला सावध करून मोठ्या कष्टाने रथामध्ये चढवण्यात येत आहे पण हे काय त्यांनी सिंधुराजाने माझ्या पतीच्या खांद्यावर आपल्या खडगाने प्रहार केला पद्मराज मण्याने युक्त असलेला पर्वत फुटल्यामुळे त्यातून आरक्षणाची प्रभा चोहोकडे फाकते त्याप्रमाणे माझ्या पतीच्या शरीरातून रक्ताचा पूर चालला आहे देवी मी विका हे काय पाहते है? आता तर त्या चांदाळाने आपल्या खडगाने जसा करवतीने वृक्ष तोडावा त्याप्रमाणे माझ्या स्वामीचे पाय कापून टाकले हाय हाय माझा घात झाला हर हर माझ्या पतीच्या दोन्ही मांड्या सुद्धा कमलाच्या देठाप्रमाणे त्या पाप्याने तोडून टाकल्या झाले माझे नशीब फुटले माझ्यावर वज्राचा प्रहार झाला देवी हे पहा माझे प्राण त्या या देहातून निघून चालले अशा रीतीने आपल्या पतीची ती भयंकर स्थिती लीला देवीला सांगत असताना कुऱ्हाडीने तोडलेल्या एखाद्या लते इकडे विदुरथ राजा मांड्या कापल्या गेल्या आहेत अशा स्थितीत सुद्धा आपल्या शत्रूवर मोठ्या त्वेषाने प्रहार करण्याचा प्रयत्न करतच होता त्यावेळी एखाद्या छिन्न झालेल्या वृक्षाप्रमाणे मोर्च्या येऊन तो रथाकडे पडू लागला इतक्या त्याच्या सुताने त्याला सावरून धरले आणि त्याचा सारथी रथासह सा विदुरथ राजाला रणांगणातून बाहेर घेऊन चालला परंतु इतक्या सर्वामुळे त्या उन्मत्त सिंधूराजाचे समाधान झाले नाही तेव्हा विदुरथाचा रथ त्याच्या सारथ्याने मागे फिरवला आहे असे पाहताच त्याच्या कंठावर सिंधूराजाने आपल्या खडगाचा प्रहार केला लगेच तो त्याच्या पाठीमागे धावत जाऊ पण ज्याप्रमाणे सूर्याचे किरण कमलामध्ये प्रवेश करतात त्याप्रमाणे विदुरथाचा रस थोड्या वेळाने त्याच्या मंदिरात जाऊन पोहोचला अर्थात चिलटस कितीही उन्म उन्मत्त झाले तरी ते भयंकर अग्नीच्या उदरात प्रवेश करू शकत नाही त्याप्रमाणे देवी सरस्वतीच्या प्रभावामुळे सिंधूराजाला त्या मंदिरात प्रवेश करणे शक्य झाले नाही सिंधूराजाच्या खडगाने गळा कापला गेल्यामुळे त्यातून रक्तचा पूर वेगाने वाहू लागला होता रक्ताच्या धारा विदुरथाच्या वस्त्रावर आणि शरीराच्या अवयवावर उडत होत्या अशा त्या विद्युरथ त्याच्या सारख्याने सरस्वती देवीसमोर अंतपुरातील अंथरुणावर नेऊन ठेवले इकडे विदुरथाच्या मंदिरात प्रवेश करण्याला असमर्थ असलेला सिंधूराजा नैराश्य होऊन तेथून माघारा फिरला इतिश्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग पन्नास <coughs> <coughs> सर्ग सांगू उसरून राहिला राजवधाच्या वादेमुळे सर्व राष्ट्र भयाकूल होऊन गेले घरातील भांडी आणि इतर सामान सुमान गाड्यामध्ये भरभरून नागरिक राजधानातून पळ काढू लागले नागरिकांच्या स्त्रिया मोठमोठ्याने आक्रोश करीत राजधानीच्या रस्त्यावरून धावू लागल्या आणि त्यामुळे लोकांना रस्त्यातून जाण्यास वाट मिळेल अशी झाली अशा रीतीने वाट पुट त्या दिशाने पळत सुटणाऱ्या तरुण स्त्रियांना शत्रूचे सैनिक पळवून नेत होते ने शहरात अनागोंदी माजून राहिल्यानं एकमेकांना एकमेकान खुशाल लुटाव अशी दुःस्थिती सुरु झाली आणि जनतेवर जणू आकाशाची कुऱ्हाडस कोसळली असे झाले सिंधू राजाच्या सैन्यातील लोकांनी केलेल्या सिंधुराजाचा जयध्वनीचा प्रचंड आवाज शहरात गेला ज्यांना कोणी नियंत्रता उरला नाही अशा तऱ्हेने हत्ती घोडे यांचा स्वैर संचार चालल्यामुळे तसेच वीराने सुरू केलेल्या कत्तलीमुळे शहरातील शेकडो लोक मरून पडत होते शत्रूच्या सैनिकांनी नगरात घुसून मोठा धुमाकूळ मांडला होता राजाच्या कोशाघरात प्रवेश करून कित्येक सैनिकांनी तेथील कपाटे खाड खाड फोडण्याचा सपाटा चालवल्या आणि सर्व कोश्यागराची नारझूस करून टाकली कित्येकाने कोश्यागराचे रक्षण करणाऱ्या वीरांना जमीन दोस्त करून त्यांच्या ताब्यातील सर्व द्रव्य मनमरा लोटले कित्येक नीच सैनिकांनी राज स्त्रियांच्या पोटात सुरे खुपसून त्यांना केले कित्येक चांडाळ मांग वगैरे दरोडेखोर राजाच्या अंतपुरात निवांत विश्रांती घेत पडलेले होते आणि जे क्षुद्र लुटार होते त्या बुभुक्षिताने राजगृहातील उत्तमोत्तम अन्न पळवून त्यावर यथेच ताव मारण्याची सिद्धता चालवली होती कित्येक वीराने रस्त्यातील मुलांच्या अंगावरील सोन्या मोत्यांचे दागिने हिरावून घेऊन त्यांना लाथा मारून घालून दिले त्यामुळे लहान मुले, मुले रस्त्यातून रडत हिंडत होती कित्येक तरुण योद्ध्याने अंतपुरातील तरुण स्त्रियांचे केस ओढून त्यांच्यावर बलात्कार केले कित्येक चोरांच्या हातातील मौल्यवान रत्ने गडबडीत रस्त्यामध्ये गळून पडल्यामुळे नगरातील रस्ते लकाकच होते राजधानीतील हत्ती घोडे वगैरे आपल्या ताब्यात घेऊन त्यांची व्यवस्था लावण्यात सर्व सामंत राजे मग्न झाले असून सिंधूराजाच्या पुत्राला तेथे राज्याभिषेक करावा काय यासंबंधीची दौंडी पेटवण्याचा विचार राजाच्या मंत्र्यांसमोर करण्यात लगेच राजधानी शृंगारून राज्याभिषेकाची सर्व तयारी करण्यासाठी म्हणून मोठमोठ्या कलावंत कामगारांना कर आज्ञा करण्यात आल्या राजमंदिरातील वातायनामधून राज्याभिषेकाचा उत्सव पाहण्यासाठी राज स्त्रिया जाऊन बसल्या इतक्या मध्ये सिंधुराजाच्या राजपुत्राला राज्याभिषेक करण्यात येऊन त्याच्या नावाने जयघोष करण्यात आला जेव्हा हा उत्सव पूर्ण झाला तेव्हा तो सिंधुराजाचा पुत्र आपल्या पूर्ण प्रभावाने शोभामान दिसू लागला नंतर सिंधू राजाच्या पक्षातील असंख्य राजांनी सिंधूराजाची ती योजना शिरसा मान्य केली त्याने सिंहासनासमोर जाऊन लवून प्रणिपात केला आणि सिंधुरथपुत्राचे के दरबारी लोक राजधानीतील राजक्रांतीमुळे घाबरून जाऊन आसपासच्या गावात पळून गेले त्या ठिकाणी हे पक्षातील लोकांच्या दृष्टी स्फट्टक्ष पळ काढू लागले राजधानीत राजक्रांती झाल्यामुळे चोरांचे आणि लुटारांचे लोकांना लोबडण्याचे कार्य एकसारखे चालूच होते हजारो दरोडे संधी आहे असे समजून नगरातील रस्त्यांची सर्वत्र नाकेबंदी करून टाकली होती महाप्रतापी विदर्थ राजा गतप्राण झाल्यामुळे दिवसाचा सूर्यप्रकाशही दाट आच्छादित केला गेल्याप्रमाणे भासत होता रणांगणात मृत झालेल्या आपल्या आपल्या लोकांचा आक्रोश चालला होता लागलेल्या सैनिकांच्या गजनांची भर पडून प्रचंड कोलाहल राजा धीराज सिंधुराजा महाराजांचा जय जयकार असो अशा जयघोषातील दवंडी राज्यातील प्रत्येक नगरात आणि गावात पेटवण्यात आली आपल्या पुत्राला राजपदाचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर त्याने विदुरथाच्या राजधानीत प्रवेश केला त्यावेळी चतुर्युगांच्या अंती प्रजांची उत्पत्ती करण्यासाठी जगात अवतीर्ण झालेला तो दुसरा प्रजापती म्हणूच आहे की काय असाच लोकांना भार झाला नंतर हत्ती होडे यांच्या प्रमाणेच ज्यांचे आकारेत अशा प्रकारच्या जहाजातून भरलेल्या रत्नांचे प्रचंड साठे समुद्रात प्रवेश करतात त्याप्रमाणे हत्ती घोडे यांच्या पाठीवरून दश दिशामधून येणारे करभार सिंधूराजाच्या राजधानीत प्रवेश करू लागले सिंधूराजाने सर्वत्र आपल्या आपल्या आज्ञा प्रसृत केल्या आपले नवे कायदेकानून प्रसिद्ध केले आणि आपल्या नावाची नवी नाणीही सुरू केली सर्वत्र शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपल्या निरनिराळ्या मंत्र्यांची योजना करून त्यांना पाठवून दिले थोड्याच काळात राज्यातील सर्व भागामध्ये सिंधू राजाची सत्ता प्रस्थापित झाली जीवित मरण आणि मान या तिन्ही बाबतीत त्याचा नियम शिरसावन्य मानला जाऊ लागला उत्पाद करणारा वायू शांत झाल्यामुळे गवत वृक्षांची पाने वगैरे पदार्थांचे भ्रमण बंद पडते त्याप्रमाणे सिंधूराजाची राजसत्ता दृढमूल आणि स्थिर झाल्यामुळे देशातील बंडाळ्या दरोडे वगैरे उपद्रवांना स्वाभाविकपणे आळा बसला क्षीरसमुद्रातून मंदर पर्वत काढून घेता क्षणी त्याची क्षुब्धता नष्ट व्हावी त्याप्रमाणे त्या, त्या, त्या अफाट साम्राज्यात सर्वत्र शांततेचे साम्राज्य सुरू झाले इतके झाल्यानंतर सिंधूराजाच्या साम्राज्यात मंद मंद लागून तरुण स्त्रियांच्या मुखकमळावरील भ्रमणांच्या पंक्तीप्रमाणे शोधणाऱ्या केशकला वायू आपल्या सुगंधामुळे आणि शीतलतेमुळे सर्व दिशामधील दुर्गंधी नाहीशी करून राज्यातील सर्व प्रजाजनांना आनंद देऊ लागला इतिश्री वाशिष्ठ महारामायणे उत्पत्ती प्रकरणे सर्व एकावन्न सर्ग बावन्न श्री वशिष्ठांनी बोलण्यास आरंभ केला तेव्हा रामचंद्र गजबली असताना प्रबुद्धली सरस्वती देवीशी बोलू लागले प्रबुद्धली म्हणाली माते या ठिकाणी हा माझा पती मूर्छित झाला असून त्याच्या श्वासस्थितीवरून त्याचे प्राण त्याच्या देहातून निघून जाण्याच्या अवस्थेत आहेत असेच म्हणावे त्यावर श्री सरस्वती देवी म्हणाली लीले हा एवढा घनघोर रणसंग्राम आणि विदुरथाच्या राष्ट्रात घडून आलेली विलक्षण राज्यातील काहीच खरे नाही हे राष्ट्र हे, हे भूवन ही वास्तविक उत्पन्न झालेली नाही अर्थात त्यांचा नाश होणेही शक्य नाही हे स्वप्नातील संकल्पित जग असून पद्मराजाच्या अंतपुरातील त्याच्या शवाच्या भोवताली असलेल्या टीजभर चिदाकाशात भासमान होत हे निष्पाप लिहिले विदर्थ राजाच्या ब्रह्मांडाचा आणि त्यातील राष्ट्राचा हा अवाढ पसारा तुझ्या भरत्या ब्रह्मांडाचा पसारा विंध्य पर्वतावरील खेडेगावात राहणार्या हे तू लक्षात ठेव तसेच गिरेग्रामात राहणाऱ्या त्या वसिष्ठ ब्राह्मणांच्या गृहात तुझ्या पतीचे किंवा पद्मराजाचे मंदिर आणि त्यातच त्याचे शेव आहे पद्मराजाच्या त्या अंतपुरातील एका लहानशा कोपऱ्यातच हे विदुरथ राजाचे अफाट भुवन झाला हे समुद्र वलयांकित भुवन हा सर्व विचित्र रेखावा गिरीग्रामामध्ये राहणाऱ्या वसिष्ट ब्राह्मणाच्या घरातील आकाशामध्येच भासत आहे एका जगात दुसऱ्या आणि दुसऱ्यात तिसरे जग वास्तविक उत्पन्न झाले असे नाही तर त्यांची उत्पत्ती ही सुद्धा केवळ कल्पनाच आहे वास्तविक विचार केला असता आकाशा सहित हे भुवनत्रय हा आत्मस्वरूपावरील अध्यास असून विषयांचे मिथ्यात्व वृत्तीमध्ये बांधले म्हणजे विषयांचा भासही नाहीसावतो मग निर्विषय चिन्मात्रच मागे अवशिष्ट राहते आणि उत्पत्ती वा नाश यांनी रहित असलेले तेच परमपद होय ते स्वयंप्रकाश शांत आणि निरुपाधिक असलेले परब्रह्म त्या मंडपातील वसिष्ठ ब्राह्मणाच्या घरात चिन्मात्र स्वभावाने स्थित आहे यात मुळी शंका नाही लिले त्या दोन मंडपामध्ये तुझ्या दृष्टीला जरी एवढा विविध प्रपंचा देखावा दिसत असला तरी त्यामधील भूताकाशामध्येही जर जगद्रम वस्तुता नाही तर मग शुद्ध चिदाकाशामध्ये तो नाही यात काय आश्चर्य जगदभ्र वास्तविक आहे असे म्हटले तर त्याचा कोणीतरी द्रष्टा असला पाहिजे परंतु ब्रह्माकडे जगताच्या भ्रमाचे द्रष्टे पण येऊ शकत नाही अर्थात जगतभ्रमाची सिद्धी होऊ शकणे तेव्हा जे आहे असे वाटते तेही जन्म आणि नाश यांनी रहित असे अद्वै ब्रम्ह दृश्य जगरूपी भ्रम जर असत आहे तर त्याच्या संबंधाने द्रष्टा आणि दृश्य हा विभाग होणार कुठून त्यामुळे द्रष्टा आणि दृश्य यांचा अशा रीतीने अभाव असल्यामुळे ब्रह्म सहज अद्वय आहे असे ठरते तेच परमपद असून तेच मुख्य ज्ञेय होय त्याच्या ठिकाणी नाश आणि उत्पत्ती यांचा सर्वथा असंभव असून जरी निनिवाळ्या रूपाने ते भासले तरी ते निर्विकार आणि शांतच आहे मंडपाकाशात आपल्या स्वरूपाने आपल्या गृहातून व्यवहाराला अनुकूल अशा विस्तृत देशकाला त्याप्रमाणे त्या, त्या काल्पनिक जगात व्यवहार करत असलेले तुझ्या दृष्टीस पडले परंतु जग सृष्टी यांना वास्तविक अस्तित्व नाही अशा तत्वज्ञांचा अनुभव असतो आणि त्यांच्या अनुभव रूप प्रत्यक्ष प्रमाणावरून सर्व दृश्य जग चीदाकाशमय किंवा ब्रह्मरूप आहे असे निर्विवाद सिद्ध होते आता अनुमानानेही हा सिद्धांत करणे भाग पडते तेव्हा ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये अनुभवास येणारे विस्तीर्ण नगर आपल्या कल्पनेव्यतिरिक्त निराळेपणाने नसते त्याप्रमाणे मेरू आदी करून वस्तूंनी युक्त असणारे हे जागृतीतील जगही स्थूल आणि मूर्तिमत आहे मूर्तिमत नाही तर ते वस्तुत आत्मरूपच आहे ज्याप्रमाणे स्वप्नस्थितीत कंठातील तीसभर जागे पर्वताधिकाने जागृतीमध्ये परमाणू मध्ये केळीच्या पानाप्रमाणे आत आत हजारो जगे जीवाना मथे, मथे, असे जीवाना प्रत्यक्ष भासू लागते स्वप्नातील नगराप्रमाणे चैतन्य रूपी परमाणू मध्ये त्रिभुवन त्यांच्या आतमध्ये असंख्य चिदणू आणि त्यातील प्रत्येक अणू पुन्हा एक एक जग भासमान होते लहान वस्तूत मोठ्या वस्तूचा समावेश होने ही केवळ मायेची अघटित घटना असून त्यामुळे स्वप्नातील स्थितीप्रमाणे तुला दिसलेला हा त्रिभुवनाचा देखावा असेच म्हणणे क्रम प्राप्त आहे अशा रीतीने भ्रमाने दिसणाऱ्या जगापैकी एका जगामध्ये लिले तुझा पती विदुर पद्मराजा शवर रूपाने राहिलाय तुझी सवत असलेली लीला आपल्या संकल्पानुसार विदुरसाच्या पूर्वीच त्या ठिकाणी आली इतकेच इतकेच नव्हे तर तुझ्या समक्ष जेव्हा ती मूर्चीच झाली तेव्हाच ती पद्मराजाच्या शहाजवळ जाऊन उभी राहिली त्यावर प्रबुद्ध लिलेने विचारले देवी तू म्हणतेस खरी पण ही लीला विदुरस राजाच्या पूर्वी पद्मराजाच्या मंदिरात देहाने कशी जाऊन पोहोचली माझी सवत होऊन ती या ठिकाणी कशी राहिली होती तसेच पद्मराजाच्या मंदिरातील सेवकजन तिला सध्या कोणत्या रूपाने पाहतायत आणि तिच्या संबंधाने काय बोलवतायत हे सर्व मला थोडक्यात वर्णन करून सांग सरस्वती देवी म्हणाली बाळे तू विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी आता संक्षेपाने तुला सांगते आहे ती ऐक त्या दुसऱ्या लीलेचा वृत्तांत म्हणजे वास्तविक तुझाच वृत्तांत तु तो ऐकल्याने मरण परलोकगमन वगैरे गोष्टी संबंधाने तुझा तुला चांगला निर्णय करता येईल जी जगदरूपी भ्रांती तुझ्या नुकतीच दृष्टीस पडली ती त्या विदुरथरूप पावलेल्या तुझ्या भरत्याला म्हणजे पद्मराजाला आपल्या शवाला आधारभूत असलेल्या मंदिरातच भासू लागली जे घनघोर युद्ध तू आताच पाहिलेस ते स्वप्नातील युद्धाप्रमाणे भ्रांती रूपच आहे ही लीला सुद्धा भ्रमातीलच आहे जो जनसमूह तू नुकताच पाहिलास तोही जन्म विरहित आत्माच आहे विदुरथाचे मरण ही सुद्धा एक भ्रांतीच आहे सारांश हा सर्व संसार तुला केवल भ्रमा भ्रमाच हि लीला तुला विदुरथा दयिता कि पत्नी भाषा तू तु, ही प्रति भूत लीला हे सर्व स्वप्न है तसेच हा तुझा पति स्वप्नच है एवडेस नहीं तो मी सुधा स्वप्न मात्री जी जगता की शोभा कि जगदरूपी विलास भाला दृश्य अव दिल जैसे परंतु हा आत्म्याचा केवळ एक विलास आहे असे ज्ञान एकदा झाले म्हणजे दृश्य शब्द निरर्थक ठरतो कारण आत्मा हा आपला स्वतःचा विषय होणे केव्हाही शक्य नाही असा नंतर अनुभव येतो तात्पर्य तू मी ही, लीला, हा राजा हा सर्व संसार अशाच तऱ्हेने भ्रांतीमुळे उत्पन्न झाला आहे आणि आत्मा सर्व आणि पूर्ण असल्यामुळे त्याच्या परमार्थ सत्यतेमुळेच आपण सर्वांना व्यावहारिक सत्यता आलेली आहे आणि महा चैन्याच्या सुंदर असून हिचे हास्य आणि विळास फारच मनोहर असमणीय मुखकमल नवयौवन कोकिळे प्रमाणे मधुर कंठ मधुर आणि उदार भाषण हृदय वेधक आचार मंदगती कृष्णवर्ण कमलाप्रमाणे काळेभोर नेत्रांती पक्क पक, पक्व बिंबा प्रमाणे परिपूर्ण दिसते आहे तरी तिचे हे स्वरूप केवळ काल्पनिकच होते तुझ्या भरत्याच्या वासनामुळे या लिलेचा देह चैतन्यामध्ये भासमान होऊ लागला आणि तुझ्या संकल्पामुळे तो आपल्यासारखा आहे अशी भावना तुझ्या मनात उदित झाली तुझा पती मरण पावताच तत्काल तुझ्या संकल्पामुळे निर्माण झालेल्या विदुर्थापुढे ही लिला दिसू लागली वास्तविकरित्या पाहू गेले तर अतिवाहिका प्रतिभाच्या दृढ भावनेमुळे चेत असा त्याला अनुभव येतो परंतु विवेक आणि ज्ञान यांचा सतत अभ्यास केला असता प्रपंच मिथ्या आहे चित्ताच्या कल्पनापेक्षा त्याला निराळे अस्तित्व नाही असा बुद्धीचा निश्चय होतो तर लिले मरणाचा अनुभव घेतल्यानंतर तुझा पती जेव्हा पुनर्जन्माचा भ्रम पावला तेव्हा तूही आपल्या वासनामयी लीला रूपाने त्याला भेटलीस आणि जशी तू त्याच्या वासनेमुळे त्याला दिसत आहेस तसाच तोही तुझ्या वासनेमुळेच तुला दिसत आहे चिदात्मा सर्व व्याप्य असल्यामुळे त्याच्यामध्ये जसजशा कल्पना उत्पन्न होतात तसतशा विवर्त रूपाने लगेच भासमान होणे हा त्याचा स्वभावात ब्रह्म सर्वत्र सर्व शक्तिमान असून ज्या ज्या ठिकाणी जरजशी भावना करावी त्या तीवर भावने मुले ते दस भासु लगते। त्या ठिकाणी तीव्र भावनेमुळे ते जरजसे भासू लागते त्यामुळे मरणोत्तर पुनर्जन्मरूपी भ्रमाचा अनुभव घेऊ लागल्यानंतर एका क्षणातच पूर्व वासनेनुसार आपण पतीपत्नी झालो हो। आहोत असा दोघांना प्रत्यक्ष अनुभव आला हे आमचे आईबाप हा देश हे धन हे आमचे पूर्व कर्म आमचा दोघांचा विवाह झाला आहे आम्ही आता प्रेम बंधनाने बद्ध झालो हो। हे आमचे प्रजाजन वगैरे सर्व कल्पना त्यांच्या पूर्वसंकल्पामुळे त्यांना सत्य वाटू लागले आता कल्पना करणाऱ्याच्या भावनेमुळे कल्पित वस्तूंना प्रत्यक्षता येते असे कदाचित तू म्हणशील तर त्याला दृष्टांत स्वप्न हाच आहे तेव्हा हे लिलय या लिलेने मी विधवा होऊ नये या भावनेने माझी उपासना केली आणि मीही तिला तसा वर दिला होता त्यामुळे ही लीला विदुरथ राजाच्या पूर्वी मरण पावली तुम्ही सर्व जीव माझे चेतनंश आहात आणि मी समष्टी चेतन रूपी हिरण्यगर्भ आहे मी तुमची कुलदेवी असून तुम्हाला सदोदित पूज्य आहे प्राण्यांच्या कर्मानुसार त्यांना इष्टानिष्ट फले देणे हेच माझे काम आहे ही लीला विदुरथाच्या पूर्वी पद्मराजाजवळ जाऊन कशी पोहोचली असा तुझा प्रश्न होता तर त्याचे उत्तर मी दिले असून ती देहधारणा करून त्या ठिकाणी कशी गेली या प्रश्नाचे उत्तर मी आता देते या लिलेच्या जीवात्म्याने पूर्व शरीराचा त्याग करताना अंगुष्ठ मात्र सूक्ष्म देहाचा स्वीकार करून प्राणरूपाने दुसऱ्या देहात प्रविष्ट होण्याची तयारी केली आणि मरण काळच्या या गृहातील आकाशातच तशी भावना केल्यामुळे त्याला हा नवा देह लगेच दिसू लागला सारांश जिजे मुख चंद्रबिंबाप्रमाणे आणि नेत्र हरिणीप्रमाणे रमणी आहेत अशा तऱ्हेची वास्तविक चित्रपली मनोहरपतीचे सहवास सुख अनुभवण्याच्या इच्छेने सूर्याच्या किरणाने विकास पावलेल्या पद्मिनीप्रमाणे प्रेरित झाली असून पद्मराजाच्या ब्रह्मांडात स्वप्न देहाने प्रविष्ट होऊन ती सध्या आपल्या भरत्याशी समागम पावली आहे इथे श्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग बावन्न